ब्रष्णु गुरुर देक्षात परब्रम्ह येतो राजा उदार असतो शिवाय अध्यात्मवादी व हुशार असतो राजा, राजा सातूस सांगतो मी मंदिरात सत्तर हजार देणगी देतो पण माझ्या सात प्रश्नांचे उत्तरे द्यावे लागतील महात्मा बारा गावचे नाही बाराशे गावचे पाणी प्यायलेला असतो राजा सांगतो विचारा ते हे देवाबद्दलचे सात प्रश्न प्रश्न पहिला देव कुठे आहे प्रश्न दुसरा देव काय पाहतो प्रश्न तिसरा देव काय करतो प्रश्न चौथा देव केव्हा हसतो प्रश्न पाचवा देव केव्हा रडतो आणि प्रश्न सहावा देव काय देतो आणि प्रश्न सातवा देव काय खातो तर त्या महात्म्याने राजाचे हे सातही प्रश्न ऐकले आणि त्याचे उत्तर सांगण्यास तयार झाला पहिला प्रश्न देव कुठे आहे हे सांगण्यासाठी मोठी सभा भरली आणि राजास साधूने टोप भरून दूध अन्य सांगितले दूध आणले साधूने विचारले दुधात तूप कुठे आहे राजा म्हणाला दुधात तूप सर्वत्र आहे साधू बोलता बोलला तसा देव सर्वत्र आहे सर्व देशात सर्व काळात व सर्व वस्तूत देव आहे म्हणतात तो नसे ऐसा ठाव असे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे नामदेव राय म्हणतात एका नास्तिक शिक्षकाने आस्तिक विद्यार्थात विचारले देव कुठे आहे सांग तुला सफरचंद देतो विद्यार्थी म्हणाला गुरुजी देव कुठे नाही सांगा मी तुम्हाला दोन सफरचंद देतो ज्ञानेश्वर माउरी म्हणतात विठ्ठल जळस्थळी भरला रिता ठाव नाही उरला हे झाले पहिल्या प्रश्नाचे उत्तर प्रश्न दुसरा देव काय पाहतो राजा साधूने दिवा अन्यास सांगितला दिवा आणला दिवा कुठे पाहतो विचारले राजाने सांग सं, सांगितले सर्व ठिकाणी पाहतो तसा देव सर्वांना पाहतो त्याचे डोळे विशाल आहेत मनोजग मनोजगर्व लोचनम विशाल लोच लो लोचनम शंकराचार्यांचं सुभाषित आहे त्यांच्या दृष्टीतून काहीसुद्धा सुटू शकत नाही ना खारोताईची सेवा ना मांडवी ऋषींनी काजव्याच केलेली दुखापत कोणी असं समजू नये मला कोणी पाहत नाही तो सर्वांना भातो, प्रश्न तिसरा देव काय करतो तर मग पुढे त्यांनी सांगायला सुरुवात केली भक्तांचा सांभाळ व दु दुष्ट, दुष्टांचे निर्धारण करतो तुकाराम महाराज म्हणतात घेऊन या चक्रगदा हातची धंदा करीतो भक्ता राखे पायापायशी दुर्जनांशी संवारी राजा साधूने सांगितली मला शंका प्रश्न विचारता तुम्ही खाली बसा मी तुमच्या जागेवर बसतो मला मुकुड द्या राजाने तसे केले साधू बोलले देव हे सुद्धा करतो जे काय राजाचा रंग आणि रंकाचा राव सुद्धा करू शकतो महाराज म्हणतात आले समर्थाच्या मना तरी होय राजा रंग त्याचा प्रश्न चौथा देव केव्हा असतो <coughs> तर म्हणतात जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवा सांगतो या संकटातून मला सोडव मी तुझा अंश आहे जीव म्हणतो सोहम तू आणि मी समान आहे पण जीव जेव्हा संकटातून सुटतो बाहेर येतो तेव्हा म्हणतो कोहम म्हणजे काय मी असं कुठे म्हणालो देव तेव्हा हसतो आणि देवास फसवणाऱ्या जीवाच्या मागे अहम लावून देतो राजा अहममुळे जीवदुखी बोगतो प्रश्न चौथा या ठिकाणी राजाला पटवून दिला प्रश्न पाचवा तो म्हणजे देव केव्हा रडतो मगा भक्ताची दिनदशा पाहून जेव्हा सुदाम देव भेटवायस आले सुदामाची दशा पाहिली फाटके कपडे पाया चप्पल नाही शरीर सुद्धा कृष झालेले हे पाहून देवास अश्रू आवर्ता आले नाहीत राण्या पाणी आणण्याकरता गेल्या पण कृष्णाने त्यांचे पाय अश्रूंनी धुजले एक भक्त म्हणतो देखी सुदाम की दिनदसा करुणा करुणा मयरोय पाणी परात को हात धोये नाही नयन के जलसे बग धोए राजा देवास भक्ताची दशा पाहून डोळ्यात अश्रुभे राहतात कारण त्याची हृदय अत्यंत कोमल आहे तुकाराम महाराज म्हणतात देव दयाळ दयाळ करी तुक याचा सांभाळ प्रश्न सहावा देव काय करतो देव सर्वांना सर्व देतो देह देतो इंद्रिय देतो प्रेम देतो शक्ती देतो दात तुकाराम महाराज म्हणतात देह दिला देह भजना गोमटा तया झाला फाटा बाधिकेचा तुकाराम महाराज पुढे एका सुभाषित म्हणतात दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसे नारायण नाशे जीव बन भवरोग पुढे एका अभंगात म्हणतात प्रेम देवाचे हे देणे देह भाव जाय जेने। राजा देव सर्वांना सर्व देतो कारण हे सर्व देवाचेच आहे थाउरला प्रश्न सातवा देव काय खातो राजा देव प्रथम भक्ताचे दोष खातो निळोबा राय म्हणतात माझ्या मी पनाचा करोनी फराळ उरले खावयासी बैसला सकळ ऐसा भुकाळ हा नंदाचा भोवळ यासी ना पुरेसी ग्रासिता माझा खेळ या नंतर भक्ताचे चित्त हरण करतो व जन्म मरण पण खाऊन टाकतो हे सर्व केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कन्या खातो सप्तद्वीप नवखंड पृथ्वी भोजन अपार एक बार शबरी के घर एक बार विदुर के घर स्वाद लिया दोन बार भक्तांचे भक्ताने दिलेले पत्र पुष्प पुष्पफळ अथवा सुद्धा खातो सातही प्रश्नांची योग्य उत्तरे ऐकून राजा खुश झाला आणि महात्म्यास पाया पडून एक लाख रुपयाची देणगी दिली व सदपात्रे दानही केले याप्रमाणे आजच्या भागातील देवाविषयीचे सात प्रश्न या कोटेतील भाव आपण समजून घेतला सदुरनाथ महाराज की जय